वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्गाहवा तेथे हनुमान निरीक्षण करीत चालला असता त्याला एक स्वर्गातल्यासारख्या स्फटिकाची रत्ने चढवलेला मुख्य असा पलंग दिसला हस्तेदंत सोने यांनी त्याचे भाग चित्रित केले होते वैडोर्याची सुंदर आसने त्यावर घातलेली होती पुष्कळ धन देऊन आणलेले बहुमलाचे पलंगपूस त्यावर होते त्या पलंग पलंगाच्या एका भागावर दिव्य माळाने शोभा आणलेले चंद्रासारखे कांतिमान शुभ्र छत्र त्याला अग्निसारख्या तेजाचे सोन्याने मढवलेले आणि अशोक फुलांच्या माळा सोडलेले एक उत्कृष्ट आसनही त्याला त्या आसनावर हाताने दोन्ही बाजूकडून चौऱ्या ढाळल्या जात होत्या नाना प्रकारचे सुगंध भरलेले होते आणि उत्कृष्ट धूप तेथे घालण्यात आला होता उत्कृष्ट चादर त्यावर अंथरण्यात आली होती मेंढीचे केसाळ कातडे त्यावर टाकण्यात आले होते बाजूने उत्कृष्ट फुलांच्या माळा सोडण्यात आल्या होत्या त्या पलंगावर मेघासारख्या वलनाचा तळप ते कुंडले घातलेला लालसर डोळ्यांचा मोठे बाहू असणारा सुवर्णाच्या तंतुंचे वस्त्रे ल्यालेला तांबडे सुगंधी चंदन अंगाला लावलेला आकाशातील संधीच्या लालेने रंग ला, आणि विद्युलतेची किनार असलेल्या मेघासारखा दिव्य अलंकार भरपूर ल्यालेला सुंदर रूपाचा मनात येईल ते रूप घेणारा वृक्षयुक्त वनराजेने संपन्न असलेला मंदर झोपल्यासारखा उत्कृष्ट अलंकाराने नटलेला राक्षस कन्याना प्रिय आणि राक्षसांना सुख देणारा रात्री क्रीडा करून विश्रांती घेत असलेला प्यालेला असून आणि विश्रांती घेत असताना सुद्धा वीर राक्षस राजाला त्या देदीप्यमान पलंगावर झोपलेला महाकपीने पाहिला निश्वास टाकणाऱ्या हत्तीप्रमाणे असलेल्या रावणाला जवळून पाहून वानश्रेष्ठ अत्यंत उद्विग्न झाला आणि अत्यंत भ्याल्याप्रमाणे तो बाजूला सरला मग पायऱ्या चढून दुसऱ्या एका उच्चासनाचा त्याने आश्रय केला आणि तेथून तो महाकपी नशेत असलेल्या त्या राक्षसवीराला पाहू लागल्या राक्षस राजाच्या झोपण्यामुळे ती शुभ शय्या शोभत होती मग तर हत्ती पडला असता जसा एखादा मोठा पाण्याचा प्रवाह दिशावा तशी ती शय्या दिसत होती बाजूबंदर दंडात दंडात बांधलेले असे त्या महात्म्या राक्षस राजाचे इंद्रध्वजासारखे दोन हात पसरले होते ते त्याला दिसले त्या दोन भुजांवर ऐरावताच्या दातांच्या टोकाने टोचून केलेल्या जखमांचे वण होते त्यांच्या पुष्ट खांद्यांना वज्राने केलेले ओरखडे होते विष्णूच्या चक्राने केलेले जखमा होत्या ते दंड चांगले गोल आणि पुष्ट होते खांदे सम प्रमाणात वाढलेले होते ते एकमेकांना जोड असणारे आणि बलसंपन्न होते त्यांचे अंगठे आणि नखे सुलक्षणी होते आणि बोटातल्या उत्कृष्ट अंगठ्यामुळे लक्षवेध होत होते ते दंड झाकलेले अर्गलेच्या आकाराचे हत्तीच्या सुंडेसारखे गोल त्या शुभ्र शयेवर पाच फळांच्या नागासारखे पसरले होते सशांच्या रक्तासारख्या रंगाचे अत्यंत थंड आणि सुगंधी असे बहुमत सुगंध त्यांना लावला होता ते दोन हात यक्ष सर्प गंधर्व देव दानव इत्यादी ना आक्रोश करायला लावणार होते असे ते दोन बाहू शय्यावर पडलेले त्या वानराने पाहिले जणो मंदराच्या गुहेत क्रुद्ध झालेले दोन महासर्फ झोपले असावे त्या दोन परिपूर्ण हातांमुळे तो राक्षसेश्वर मंदर पर्वत जसा दोन शिखराने शोभावा तसा शोभत होता त्या झोपलेल्या राक्षसराजाच्या महामुखातून आंबा नाग केशर यांचा सुगंध उत्तम बकुलाच्या वासाशी आणि मसालेदार अन्नरसाच्या वासाशी मिसळून मध्यगंधाला प्राधान्य देऊन बाहेर पडणारा निश्वास धणुते गृह भरून टाकत होता मोती आणि रत्ने नाना प्रकारे जळवलेल्या सोन्याचा चकणारा मस्तकावरचा मुकुट बाजूला सरकला होता त्याचे मुख कुंडलाने चमकत होते त्याच्या पुष्ट आणि विशाल रक्त रक्तचंदन लावले होते त्यावर शोभिवंत हार शोभत होता अंगावरचे पांढुरके रेशमी वस्त्र थोडे बाजूला झाले होते आणि बहुमन असे पिवळ्या रंगाचे उत्तरीय चांगल्या प्रकारे अंगावर घेतलेले होते त्याचे डोळे लाल होते ऊर्जाच्या ढिघाप्रमाणे काळा भुजंगाप्रमाणे फुतकार टाकणारा गंगेच्या महापुरात पडलेल्या हत्तीसारखा तो चार सोन्याच्या दीपांचे प्रकाशाने चहूकडून उजळला होता त्याचे सर्वांग विजेच्या चमकणाऱ्यांनी चमकार्याने मेघ दिसावा तसे दिसून येत होते त्या महात्म्याच्या पत्न्या त्याच्या जरी पायाशी पडल्या होत्या तरी त्या वानराला दिसल्या भाऱ्यांवर प्रेम करणाऱ्या त्या राक्षस राजाच्या घरात त्याच्या भार्या चंद्रप्रभेसारख्या गोऱ्या मुख्या गोऱ्या मुखाच्या उत्कृष्ट कुंडले आणि दागिने लि ताज्या ताज्या फुलांची आभूषण घातलेल्या अशा वानर नायकाला दिसल्या नृत्य वाद्यात कुशल असणाऱ्या त्या स्त्रिया राक्षस राज्याच्या आणि अंकावर पडले होत्या उत्कृष्ट अलंकार धारण करून त्या झोपल्या असलेल्या वानराने पाहिल्या त्या सुंदरीच्या कानात हिरे वैडोरय असे खडे बसवलेली सोन्याची कुंडले आणि खाली बाहुभूषण असलेली त्याला दिसली त्यांच्या चंद्रासारख्या शुभ आणि हलणारी कुंडले असणाऱ्या वदनाने तो विशाल पलंग तारांगणाने जसे आकाशत तसा तो शोभत होता नशा आणि श्रम थकलेल्या त्या राक्षस राजाच्या सुंदर स्त्रिया मिळेल मिळेल त्या मोकळ्या जागेत झोपल्या होत्या नृत्यात प्रवीण असणारी कोणी गोऱ्या वर्णाची स्त्री नाजूक अंग विक्षेपाने सुंदर सर्व अंगे खाली टाकून झोपली होती कोणी आपली वीणा छातीशी धरून झोपलेली दिसत होती महापुरात वाहवत चाललेल्या कमलिनीने नावेचा आसरा घ्यावा तशी ती दिसत होती दुसरे काळ्याभर डोळ्यांची रमणी कडेवर मड्डुक नावाचे वाद्य घेऊन झोपली होती ती जणू अपत्यप्रेमी माता आपल्या बाळाला कडेवर घेऊन झोपावी तशी दिसत एक सर्वांगाणी सुंदर शोभणाऱ्या स्तनांची कामिनी पटह नावाचे वाद्य खाली टाकून जणू फार दिवसाने भेटलेल्या रमणाला मिठी मारावी तशी त्याला मिठी मारून झोपली होती कोणी कमलाने तरी विण्याला मिठीत घेऊन झोपली होती जणू संभोक असलेली कामिने आपल्या आवडत्या प्रियतमाला बिरगून झोपली आहे दुसरी एक स्वतःवर ताबा असणारी नृत्यांगना विपंची नावाची विणा हाते हाती घेऊन जणू आपल्या कांतासह झोपेच्या आहारी गेली होती दुसरी कोणी धुंद डोळ्याची स्त्री सोन्यासारख्या वर्णाच्या आपल्या मृदू आणि पुष्ट हाताने मृदंगाला घट्ट धरून झोपले होते कोणी नावे न ठेवता येण्यासारखी अशी पातळ कमरेची सुंदरी ढोल ढोलक्याला आपल्या हाताची मिठी मारून ते कडेर ठेवून झोपली होती दुसरी कोणी तशी डिंडीम डिंडीम नावाचे ढोलके घट्ट धरून त्याला चिकटून झोपली होती जणू नवजात अर्भकाला पदराखाली झाकून घेत झोपलेली भामीच आणखी कोणी कमलपत्रासारखे डोळे असलेली स्त्री झिंगून आडंबर नावाचे वाद्य हाताने धरून झोपले होते दुसरी एक सुंदरी कलश दूर लोटून झोपली होती ती जणू वसंत ऋतूत कोमयलेल्या फुलांच्या पाणी शिंपडलेल्या मालेसारखी दिसत होती आपले सुवर्ण कलशासारखे असलेले स्तर असताना आपल्या हाताने झाकून घेऊन दुसरी एक स्त्री निद्रेच्या आहारी गेली होती दुसरी कमळपत्रासारखे नेत्र आणि पूर्ण चंद्रासारखे मुख असणारी दुसऱ्या एका सुंदरीला मिठी मारून झोपी गेली होती कामोत्सुक झालेल्या स्त्रियाने कामो पुरुषाच्या अंगावर आपली स्तन दाबावीत तशा काही सुंदर स्त्रिया अनेक प्रकारच्या वाद्याने आलिंगून झोपल्या होत्या त्या झोपलेल्या स्त्रियापासून एका बाजूला असलेल्या शुभशयीवर त्या वानराला रूपसंपन्न अशी स्त्री दिसली तिच्या अंगावर रत्नामोहत्यांचे विपुल अलंकार होते ती आपल्या प्रभेने जणू त्या साऱ्या उत्कृष्ट भवनाला शोभा आणित होती सुवर्णकांती असलेली महाबहू वायुपुत्राने तिच्या रूपयौवन संपन्नतेवरून ती सीता असावी असा तर्क केला त्या वानर सेना नायकाला मनात अत्यंत हर्ष होऊन तो आनंदला त्याने आपले बुच्छ खाली आपटले त्याचे चुंबन घेतले आनंद केला उड्या मारल्या जाऊ लागला इकडे तिकडे गेला खांबावर चढून खाली उड्या मारल्या अशा रीतीने आनंदात येऊन आपला वानराचा स्वभाव धर्म त्याने दाखवला सुंदरकांडाचा दहावा सर्ग समाप <coughs>